उत्तरकांड सर्ग झोपला खरा पण त्याला झोप आली नाही अनेक आश्चर्य असलेल्या त्या उत्कृष्ट रामगीताचे तो चिंतन करीत राहिला त्या गीताते अत्यंत मधुर शब्द तंतुवाद्याच्या साथीवर बोलले गेलेले ऐकून महात्मा शत्रुघ्नाची रात्र लवकर संपली रात्र संपून दिवस उजाडताच तो सर्व आन्ही क्रिया आटोपून शत्रुघ्नाने हात जोडून मुनीश्रेष्ठानं म्हटले भगवन रघुनंदन रामाला या कठोर व्रताचरणी अनुयायासह मी भेटू इच्छितो आपण मला अनुज्ञा द्यावी शत्रूंचा संहार करणाऱ्या शत्रुघ्नाने असे म्हटल्यावर वाल्मिकिनी त्याला आलिंगन दिले आणि त्याला निरोप दिला त्याने मुनिश्रेष्ठाने वंदन केले आणि तो दैदिप्यमान रथात चढला रामाच्या भेटीसाठी उत्सुक होऊन तो त्वरेने अयोध्येला गेला तो श्रीमान ईश्वाकुनंदन रम्यनगरी अयोध्ये शिरला आणि जेथे महा तेजस्वी जे महाबाहू राम होता तिकडे त्याने प्रवेश केला तेथे त्याला राम देवामध्ये बसलेल्या इंद्राप्रमाणे मंत्रामध्ये बसलेला दिसला त्याचे मुख पूर्णचंद्रासारखे प्रभावयुक्त होते तेजाने जण झळकत असलेल्या महात्म्याला वंदन करून हात जोडून सत्याचरणी रामाला तो म्हणाला महाराज जशी तुमची आज्ञा होती त्याप्रमाणे सर्व मी केले आहे पापी लवण मारला गेला आणि त्याची पुरी पुन्हा वसवली रामा ही बारा वर्षे तुझ्या वचून गेली राजा तुला सोडून आता तेथे राहण्याला माझे मन उत्सुक नाही अजोड पराक्रमी काकूच्या माझ्यावर कृपा कर मातृ असलेल्या वासरासारखी माझी स्थिती होती फार का मी तेथे राहू शकणार नाही तो अलामा आलिंगन दिल तो शिवरा अ बा क्षत्रिय वर्तन नवे राघवा वियोगाला तरी राजे दुख करीत नहीं शास्त्र धर्मानुसार प्रजे से अपने करोग्य है मधुर मधुर तू मेटाला अयोध्या मात्र तुला तुझा नगरा ला देखी तू प्राण प्रियऐस पजा पालन कर आवश्यक है म्हणून तू काकूत्या आता सात दिवस तू माझ्या पाशी राहा आणि मग आपल्या सेवक सेना वाहनासह तू मधुरा नगरीला जास्त बोलणे ऐकून शत्रुघ्न बरे आहे म्हणाला रामाच्या आज्ञेप्रमाणे तो सात दिवस तेथे राहिला आणि मग आपले महान धनुष्य आणि खडग घेऊन तो निघाला सत्याचरणी महात्मा रामाचा निरोप घेऊन तसाच भरताचा आणि लक्ष्मणाचा निरोप घेऊन तो आपल्या महारथावर चढला महात्मा लक्ष्मण आणि भरत दूरवर त्याच्या सोबत गेले पुढे तो आपल्या पुरीला गेला उत्तरकांडाचा बहात्तरावा सर्ग समाप्त